अशा पाताला मौन धारण करून आपल्याशी विचार करू टाकला तो म्हणाला आता याला उपाय तरी काय करावा जेथे म्हणून वृक्षाचा जोरदार कोंब उगवेल तेथे वानराने जाऊन तो खाऊन टाकावा त्याप्रमाणे आमच्या वंशामध्ये जो जो तेजस्वी पुरुष उत्पन्न होतो त्याची त्याची हा हरी वाट लावतो कोणाला वर डोके म्हणून काढून देत नाही हिमालयावर उगवणारी कमळे जशी कायम टिकू शकत नाही त्याप्रमाणे या आमच्या पाताऱ्यामध्ये उत्पन्न होणारे पराक्रमी दैत्यही टिकत नाही समुद्रावरील लाटाप्रमाणे भयंकर आकार धारण करणारे दैत्य उत्पन्न होतात तोच क्षणात ते नाश पावतात अरे आमची राज्यादी बाह्य संपत्ती आणि उत्साहातील काजव्या प्रमाणे कसे चमकत आहेत रात्रीच्या वेळी ज्यांची हृदय ही अंधकार आणि व्याप्त झालेली आहे आणि ज्यांची पत्ररूपी संपत्ती संकुचित झाली आहे अशी सूर्य विकास कमलमला त्याप्रमाणे जा माझे बांधव ऐश्वर हवून सांप्रत शोक करत आहेत मृगराज सिंह नाहीसा होताच त्याचे आरण्य सहस्त्रावधी क्षुद्र हरिणाकडून खुशाल तुळवले जाते त्याप्रमाणे माझे बाबा मृत्यू पावल्याबरोबर त्या दुष्टदेवाने त्यांचे राज्य कसे व्यापून टाकले पाह जे दे पूर्वी माझ्या बाबांच्या सिंहासनापुढे नम्र भावाने प्रणाम करत असत तेच आज त्या सिंहासनाचा उपमर्द करत आहेत माझे हे बांधव निरोद्योगी निस्तेज दीन आणि दुःखी झाले असून ज्यांची पाने जळून गेली आहेत अशा कमला प्रमाणे सध्या शोभत नाही प्रचंड वावटी मुळे राग उडून दैत्याची दारे नाही पाचूच्या मण्यांची शोभा अजिबात नष्ट झाली तसेच त्या भिंतीवरून लहान लहान यवां प्रत्यक्ष त्रैलोक्याच्या मध्यावर असलेल्या मेरू पर्वतावरील शिखरांचाही पार चक्काचूर करण्यास समर्थ असलेले हत्ती हत्तीसारखे दानव पूर्वी माझ्या बाबांच्या वेळेला देवदसे दिसत असत तसे सध्या दीन दुबळे झालेले दिसत यावरून असेच म्हणावे लागते की दैवाला असाध्य असे या जगात काय आहे या दानवांच्या स्त्रिया गावात शिरलेल्या हरणेप्रमाणे कोठे झाडाचे पान हारले तरी सुद्धा शत्रू आला असे समजून लागतात येथील वृक्षावरील ते या नसिंहाने त्या वृक्षांचे ते खोडे तेवढी शिल्लक राहिली परंतु तिकडे नंदनवरामध्ये दिव्य लता पाने शाखा आणि रत्नगुच्छ यांच्या योगाने शोभणाऱ्या कल्पवृक्षाची पुन्हा लागवड करण्यात येत आहे पूर्वी बंदीवान करून आणलेल्या देवांगणांची मुखे असुर प्रशंसापूर्वक अवलोकन करत असत पण आज आमच्या स्त्रियांची मुखे दे पर्वतांच्या कड्यावरून वाहणाऱ्या नद्याप्रमाणे देवांच्या हत्तींच्या गंडस्थळावरून दानोदगांचे प्रवाह वाहत असतील पण तेच आमचे हत्ती पहा त्यांची गंडस्थळे शुष्क होऊन शुष्क मरुभूमी धूळ उडालेले दिसत परागयुक्त वायू लहेरीच्या संचारामुळे ज्यांच्या अंगाला मंदार पुष्पांचा सुगंध असे मेरू शिखराप्रमाणे दिसणारे भव्य दैत्य अलीकडे दुर्लभ झाले आहेत दानवांच्या अंत पुरामध्ये राहायला योग्य असलेल्या देव आणि गंधर्व यांच्या सुंदर स्त्रिया वृक्षावरील मंजुरीप्रमाणे आज मेरू पर्वतावर वास्तव्य करून राहिले अरे हाय देवांगना नृत्य समय, आमची विटंबना करण्याकरताच वाढलेल्या कमलिनी सारख्या निश्चित झालेल्या आमच्या विलासिनी स्त्रियांचे दाखवत असते पूर्वी माझ्या बाबांवर ज्या चौऱ्या वारत असत त्याच चौऱ्या आज इंद्रावर वारल्या जातात ज्याच्या पराक्रमाचे नुसते स्मरण झाले तरी आम्हाला भय वाटते अशा त्या हरीच्या कृपा देव आज वैभवाच्या शिखराला चढले आणि त्याच हरीच्या अवकृपेमुळे आम्हालाही दुःखदारक त्या हरीच्या बाहरू मध्ये देवांत आणि हिमालयाच्या शिखराप्रमाणे त्यांना कसलाही ताप होत नाही ज्याप्रमाणे पर्वत आणि वृक्ष यांच्या शिखरांच्या आश्रयाने राहणारे वानर शिकारी कुत्र्यांची त्रेधा उडवतात त्या हरी यामा आश्रय कर दानवा नाही त्रास दारा कर अलंकाराने शोभा देना असुरस्त्रीय मुखकमले दुखाश्र रूपी दव बिंदु मलिन कलंकित असुरर्ण हो नील मण्याच्या शोभणाऱ्या आपल्या भूजांनी तो श्रीहरीत सावरून धरत्या क्षीरसागरात बुडणाऱ्या मध्ये विपतसागरामध्ये बुडणाऱ्या देवसेनेला तो संप्रक तारतोय प्रेकाचा प्रचंड वायू कुलपर्वतांना उलथून टाकतो त्याप्रमाणे माझे बाबा आणि दुसरे मोठे मोठे असुर त्याने धुळीला मिळवले त्याचे पराक्रमी बाहू म्हणजे जगताचा संहार करायला समर्थ असलेला जणू प्रखर अग्नीत असून तो मधुदैत्याला ठार मारणारा महापराक्रमी आणि ऐश्वर संपन्न श्रीहरी देवांचा गुरु आहे आणि ज्याच्यावर जय प्राप्त करणे आम्हा असुरानं अशक्य आहे दानवांच्या पराक्रमी बाहूना छिन्न करून टाकणारी जणू कुऱ्हाडच अशा श्रीहरीच्या वीर्याने चढून गेलेला इंद्र एखाद्या मरकटाने पोरला वाकुला आणि आम्हाला त्रास देतो या पुढाजवळ शस्त्रास्त्री नसली तरी सुद्धा तो दुर्जयत आहे कारण वज्रापेक्षा दृढ असलेल्या त्या महात्म्याला कोणते शस्त्र आणि अस्त्र तोडू शकणार ज्यामध्ये एकमे पर्वतास्त्र सोडत असत अशा तऱ्हेच्या आमच्या आजापणज्यांचे आणि त्याचे अनेक घनघोर रणसंग्राम झालेले आहेत आणि त्यामुळे युद्ध कलेचा अभ्यासही चांगलाच झालाय त्या घनघोर युद्ध प्रसंगातही जो डगमगळा ना नाही तो आमच्या सारख्यांशी युद्ध करताना भिवून जाईल अशी कल्पना सुद्धा करण्याचे कारण नाही थोडक्यात असे की त्याच्या आमच्या सारख्याना काय पाड आता त्याला वश करण्याचा मला एकच उपाय दिसतो आणि त्या वाचून आम्हाला होणारी पीडा दूर होण्यासारखी नाही असेच माझे मत आहे तो उपाय म्हटला म्हणजे अंतकरणपूर्वक त्याला शरण जाणे हाच एक मार्ग आहे या जगात आपले बुद्धी सर्वस्व आणि क्रिया सर्वस्व खर्ची घालून अंतकरणपूर्वक शरण जाण्याचे जर कोणते स्थान असेल तर तो तोच आहे त्याशिवाय दुसरे कोणतेही स्थान नाही त्या श्रीहरीहून अधिक पराक्रमी असा त्रैलोक्यात दुसरा कोणी नाही उत्पत्ती स्थिती आणि प्रलय यांचे कारण तेव्हा त्या अजय नारायणाला शरण जातो आणि तो, तो नारायण म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसून मीच तो नारायण आहे नमो नारायणा हा मंत्र सर्वार्थ साधक असून ज्याप्रमाणे आकाशातून वायू नष्ट होत नाही त्याप्रमाणे हा मंत्र माझ्या हृदयातून कधीही नाहीसा होणार नाही मला आता सर्व दिशा हरी आकाशहरी हरी, सर्व जगत याच भावनेमुळेषू असून विष्णूची पूजा करणाऱ्याला विष्णू पूजेचे फळ मिळत नाही विष्णू पूजेचे फळ मिळण्याला तद्रूप झाले पाहिजे अर्थात मनुष्याने विष्णू होऊनच विष्णू चे पूजन केले पाहिजे यासाठी हा मी आता स्वतःच विष्णू झालो आहे त्याचे नाव प्रल्हाद हे आहे तोच हरी आहे कड़ून हरी निराळा नाही असा अंतर निश्चय झाल्यामुळे हा पहा मी सर्व व्यापक बनलोय हा कनकवर्ण विनता सुत किंवा गरुड अनंत आकाशात व्यापून माझे आसन झाले आहे माझ्या हातामध्ये चक्र गदादी आयुध हे पक्षाप्रमाणे विराजमान झाली आहे मंजर्यांनी युक्त असलेल्या वृक्षाप्रमाणे शोभणारे आणि मंदारमाला आणि भूषण यांच्यामुळे मनोहर दिसणारे हे माझे चार बाहू माझ्या नखांच्या कांतीमुळे शोभणारे क्षीरसागरातून निघालेली ही लक्ष्मी चंद्राच्या चंचल कलेप्रमाणे सुंदर चवरी घेऊन माझ्या एका बाजूला उभी आहे जिने सर्व जगाला लिलया लुब्ध आहे आणि ती त्रैलोक्य रुपी वृक्षाची जण मंजरीच आहे अशी ही कीर्ती माझ्या दुसऱ्या बाजूला मूर्तिवंत उभी आहे आणि कल्प वृक्षावरील सर्व त्रैलोक्यूपी वृक्षांना जिंकणारी लक्ष्मीची सखी जया माझ्या दुसऱ्या बाजूला उभी आहे <coughs> शीतोष्ण किरणाने युक्त असलेले चंद्रसूर्य माझ्या मुखाच्या मध्यभागी असलेले नेत्र असून ते सर्व संसार प्रकट करत असतात ही पहा माझी नील वर्ण आणि सुंदर दिसणारी शरीर कांती दश दिसली असून त्यामुळे शंख हा क्षीरसमुद्राप्रमाणे शुभ्र वर्णाचा असून शब्द हाच ज्याचा आत्मा आहे अशा आकाशाप्रमाणे माझ्या हातामध्ये तो मूर्तिमंत स्थित आहे ज्याच्या गाभ्यामध्ये ब्रह्मदेव रूपी भ्रमर निवर्णाने युक्त असलेली ही प्रचंड गदा माझ्या हातात सोपते आहे हे पहा माझ्या हातात असलेले सुदर्शन चक्र याचे प्रभाव नुकत्याच उगवणाऱ्या सूर्याप्रमाणे दश दिशामध्ये फाकलेले असून त्यामुळे तांबूस रंगाचे छटा पसरलेले दिसत आहे दैत्यरुपुर असे सुंदर आणि ते माझ्या हातात शोभत आहे तसेच कल्पांत काळाच्या पुष्करावर्त मेघाप्रमाणे शरधारांचा वर्षव करणारे आणि इंद्र धनुष्याप्रमाणे सुंदर आणि विशाल दिसणारे हे माझे रत्न शारंग धनुष्य भूतकाळी होऊन गेलेली वर्तमानकाळी अस्तित्वात असणारी आणि भविष्यकाळी अस्तित्वात येणारी सहस्रावधी जगे मी आपल्या उदरात साठून ठेवली पृथ्वी हे माझे पाय आहेत आकाश हे माझे मस्तक आहे त्रिभुवन हे शरीर आहे आणि दिशा ह्या खुशी आहेत गरुडावर आरुढ झालेला आणि शंखचक्र गदा धारण करणारा मी साक्षात मेघश्याम विष्णूत आहे राशी उडून लावाहून पळून कमलाम सुंदर पितांबरधारी गदायुक्त लक्ष्मीवान आणि गरुडारुढ असा मी स्वयमेव अच्युत आहे त्रैलोक्य जाण्याला समर्थ असलेला जो मी त्या माझ्या पुढे कोणता प्रतिस्पर्धी वीर उभा राहणार आहे आणि राहिलाच तर अग्निमध्ये शलभर नाश पावतात त्याप्रमाणे कालाग्निस्वरूपी जो मी त्या माझ्या पुढे उभे राहणाऱ्यांचा ना नाश हा ठेवलेला आहे ज्यांच्या डोळ्यांना विकार असतो ते ज्याप्रमाणे प्रकाश सहन करू शकत नाही त्याचप्रमाणे माझ्या उभे असलेले हे सुरासुर माझ्या कांतीचे ते सहन करू शकत नाही मी विष्णू ईश्वर असून ब्रह्मा इंद्र अग्नी शंकर वगैरे देव माझी अनेक मुखाने देव वेद वचना हा मी विष्णूच्या आकाराचा आणि सकल ऐश्वर संपन्न झालोय मी सर्व द्वंद्वांच्या पलीकडे असून परम महिम्याने सार उदारामध्ये त्रिभुन साठवले गेले ज्याने सर्व दुष्ट प्राण्यांचा संहार केला आहे आणि मेघ पर्वत अरणे वगैरे वस्तूंचे जे अधिष्ठान भूत आहे अशा यामाशा सकल भयनाशक विराट शरीराला मीच वंदन करतो इथे श्री वासिष्ठ महारामा प्रकरणे रामा अशा मनाने चिंतन केल्यावर प्रल्हादने आपली तनु नारायणात्मक केली नंतर त्या असुरशत्रूची पूजा करण्याच्या हेतूने त्याचे पुन्हा चिंतन करायला त्यांनी आरंभ केला तो होणारा स्थूल सूक्ष्म आणि पर अशा ज्या वैष्णवी स्वरूपाची मी आता भावना केली अशी मी आता पूजेसाठी भावना करतो हा पहा गरुडावर आरुढ झालेला क्रिया ज्ञान इच्छा अनुग्रह या चार शक्तींनी युक्त असलेला शंखचक्र गदाधारी श्यामवर्ण चतुर्भुज जाते असा, खडगाच्या योगाने शोभामान होणारा पद्मपाणी विशालाक्षारंग धनवा आणि महा तेजस्वी असा श्री विष्णू माझ्या पुढे उभा आहे तेव्हा आता मी याची सर्व देवगणासह प्रथम मनोमय पूजा सामग्रीने मानस पूजा करतो आणि महादेवाची पुन्हा रत्नादी लक्ष्मीपती माधवाची मानस पूजा केली त्याने मनाने रत्नाभचि पात्रे निर्माण करून श्री विष्णू ला अभिषेक केला चंदनादी सुगंधित द्रव्यांचे लेप लावले नाना प्रकारचे अलंकार धूप दीप समर्पण केले मंदारमाला सुवर्ण कमल रत्नम, वेलींचे रत्नस्तबक असलेले पुष्पगुच्छ निरा दिव्य वृक्षांचे पल्लव अनेक प्रकारच्या पुष्पमाला किंकिरात बक कुंद, चंपक नीलकमे कल्हार काश कुमुद खरजूर आम्र <coughs> किंशुक अशोक मदन बिलव कर्णीकार किरातक कदंब बकुल निंब सिंधुवार पारिभद्र गुगुल आ, प्रियंगु पाट पाटल धातु पाटल, आमरातक गव्य हरितक बिभितक शाल ताल तमाल यांची पुष्पे आणि पत्रे कोवळ्या काळ्या रेष केशराच्या सुगंधाने युक्त असलेल्या आम्रमंजिरी केतकी शतपत्र कमले एलमंजरी एल आई इत्यादी अनेक साहित्याने पुष्पांजली समर्पण करून नंतर धूप दीप नैवेद्य तांबूल प्रदक्षिणा वगैरे सर्व यथोचित उपचार करून शेवटी प्रल्हादाने आत्मार्पण केले अशा रीतीने प्रल्हादाने आपल्या अंतपुरातील देवगृहात हरीची मूर्ती स्थापन करून जगातील सर्व लौकिक द्रव्य जमवून मानसपूजेच्या क्रमानेच त्याने ब्र पूजा केली श्री विष्णूचे वारंवार पूजन केल्यामुळे प्रल्हादाचा अंत करणारा मोठा संतोष वाटला आणि तेव्हापासून दररोज श्री विष्णूच्या पूजा अर्चेचा ता क्रम त्याने सुरू ठेवला याप्रमाणे प्रल्हादाने स्वतः प्रतिदिवशी पूजाक्रम सुरू केल्यामुळे त्याच्या नगरातील सर्व दानवांनीही त्याचे अनुकरण करून विष्णू भक्ती करायला आरंभ केला राजा हा प्रजेच्या आचाराला कारणीभूत असल्यामुळे जसा राजा तशी प्रजा हाच आचाराच्या बाबतीत ठरलेला नियम आहे पुढे श्री विष्णूचा द्वेष करायचे सोडून देऊन सर्व दैत्य त्याचे भक्त बन ही वार्ता जेव्हा देव लोकापर्यंत गेली तेव्हा इंद्र प्रभूती देवाना मोठे आश्चर्य वाटले इंद्रातील देव आणि मरुद आपसात विचार केला परंतु दानवानी विष्णूचा द्वेष करणे टाकून दिले असून त्याची भक्ती का आरभ्री याबद्दल कोणाचा काहीच तर्क चालेना तेव्हा ते आश्चर्यचकित झालेले इंद्रादी देव अमरावतीहून निघाले आणि क्षीरसागरात वास करणाऱ्या शेषशाही भगवानाजवळ जाऊन त्याने दैत्यासंबंधीचा समजलेला सर्व वृत्तांत त्याला निवेदन केला आणि त्या अपूर्व आश्चर्याचे कारण काय असावे असे त्याला विचारले तेव्हा हे राघवा ते देव म्हणाले भगवंत हे केवढे आश्चर्य आहे की जे दैत्य आपल्याला नेहमी पाण्यात पाहणार म्हणून प्रसिद्ध आहेत तेच आता आपल्या भजनी लागलेत आणि आपल्याशी तादात्म्य पावलेत या त्यांच्या कृतीमागे त्यांचे काहीतरी गुप्त कारस्थान असावे असे आम्हाला वाटते कारण देव मुनी वगैरेचा द्वेष करून त्यांचे निवासस्थान ज्या ठिकाणी आहे अशा पर्वतांचेही चूर्ण करणारे हे दुर्वृत्त दानव कोणीकडे आणि अखेरच्या जन्मी मोठ्या पुण्यायीनेच प्राप्त होणारी भगवतभक्ती कोणीकडे भगवंत एखादा हिन कुळात उत्पन्न झालेला पुरुष गुणसंपन्न झाला तर ती गोष्ट अकाली विकास पावलेल्या पुष्पांच्या मालेप्रमाणे एका दृष्टीने आनंददायक असते त्याचप्रमाणे दुसऱ्या दृष्टीने उत्पादसूचक म्हणजेच उद्वेगजनकही असते जे ज्या ठिकाणी युक्त नसते ते त्या ठिकाणी शोभत येणे काचेच्या ढिगात महामूल्यवान रत्न कसे शोभणार जो प्राणी ज्या सात्विक राजस तामस प्रकृतीत उत्पन्न झाला असेल किंवा जो ज्याचा नैसर्गिक गुण असेल त्याने त्या गुणात राहावे हेच योग्य रंगरूपाने एखादा कुत्रा बकऱ्यासारखा असला तरी तो त्यांच्या कळपात कधी राहत नाही अयोग्य वस्तूंचा योग्य वस्तूशी संबंध जडलेला पाहिला म्हणजे त्या अनौचित्य दोषामुळे सुज्ञाना जितके दुःख होते जितके दुःख अंगात वज्रप्राय सुया टोचल्यानेही होत नाही कमल हे जसे जलामध्ये शोभते तसे भूमीवर शोभत नाही कारण ते त्याचे उचित स्थान नव्हे बसण्याची बसावे आणि त्यातच त्याची शोभा आहे हे अत्यंत अजम नीच कर्मरत तामसे आणि दुष्ट असे दानव कोणीकडे आणि वैष्णवी भक्ती कोणीकडे यासाठी हे माधवा एखादी कमलीने जशी तापलेल्या माळ जमिनीवर उगवल्याचं ऐकून ती वार्ता ऐकणाऱ्यांच्या मनाला आनंद होत नाही पुत्र दिवस दैत्य हे माधव भक्त झाल्याची वार्ता ऐकून आम्हाला काही बरे वाटत नाही इतिश्री वासिष्ठ महारामाणे उपशमा प्रकरणे श्री वशिष्ठ म्हणाले रामा याप्रमाणे दैत्यांच्या अकल्पित म्हणून अनुचित वाटणाऱ्या वर्तनामुळे क्षुब्ध झालेल्या आणि रागाने गर्जना करणाऱ्या देवाना मेघाने मयूरवृंदाशी भाषण करावे त्याप्रमाणे भगवान विष्णू म्हणाले देवानं प्रल्हाद भक्तिवान झाला याबद्दल तुम्ही खेद करण्याचे काहीच कारण नाही स्वभावतास बलाढ्य असलेले दैत्य माझ्या भक्तीमुळे अधिक बलाढ्य आणि उच्चृंखल जरी खरे आहे तरी या प्रल्हादा तशी भीती बाळण्याचे कारण राज्य सुख हे कसपटास मान वाटत आहे तेव्हा तो प्रबळ होऊन तुमचे राज्य हिरावून घेईल ही आपल्या मनातील भीती तुम्ही काढून टाका ज्याप्रमाणे भाजलेले बी अंकुर धारून करत नाही त्याप्रमाणे इथून पुढे प्रल्हादाला मातेच्या उदरात वास्तव्य करावे लागणार नाही एखादा मनुष्य प्रथम गुणवान असून नंतर गुणहीन झाला तर त्याचा तो क्रम अनर्थकारक आणि पुरुषार्थ विघातक आहे असे विद्वान समजतात परंतु एखादा पुरुष प्रथमच गुणरहित असून मागून गुणवान झाला तर त्याचा तो क्रम सिद्धी प्राप्त करून देणार आहे असे सर्वजण मानतात आणि ते योग्यच आहे या यासाठी हे देवान तुम्ही आपल्या स्थानी जाऊन स्वस्थ रहा, त्या प्रल्हादची भक्ती तुमच्या दुखाला कारणीभूत होणार नाही याप्रमाणे हे राघवा देवानं उपदेश केल्यानंतर एखाद्या नदीच्या तटावरील ता तमान पत्राचा पुष्पगुच्छ जसा लाटेबरोबर आत जाऊन दिसेनास होतो तत्वत भगवान विष्णू क्षीरसमुद्राच्या लाटामध्ये एकदम अंतर्धान पावले तसेच ज्याप्रमाणे आकाशातून क्षीरसमुद्रात पडलेले जलबिंदू मंदर पर्वताच्या आघातामुळे पुन्हा वर उडून आकाशात जावे त्याप्रमाणे देवही भगवान विष्णूची पूजा करून स्वस्थानी निघून गेले परंतु त्यावेळेपासून प्रल्हादावर देवांचे प्रेम बसत चालले कारण स्पष्ट आहे की ज्या वस्तूवर किंवा मनुष्यावर महात्मे प्रेम करतात त्यावर सर्वांचा विश्वास बसावा हे हो अगदी स्वाभाविक आहे इकडे भक्त करून, नित्य थे थे त्या पूजापरायण प्रल्हादाच्या मनात विवेक आनंद वैराग्य वगैरे गुणांचा विकास होऊ लागला वाढलेल्या वृक्षाप्रमाणे नीरस असणाऱ्या भोगाबद्दल त्याला प्रेम वाटेल असे झाले ज्याप्रमाणे हरिण हा जनसमुदायात असलेल्या भूमीमध्ये हो रमवा होत नाही त्याप्रमाणे तो स्त्रियांच्या ठिकाणी कोणत्याही अशा लोकप्रवृतीमध्ये त्याचे मन आसक्त होत नसे ज्याप्रमाणे भूमीवर कमलिनी उत्पन्न होत नाही त्याप्रमाणे समाजोत्सवादी दृश्य वस्तू ससंबंधात त्याच्या मनात केव्हाही प्रीती उत्पन्न होत नसे ज्याप्रमाणे एका भोग न पाडलेल्या मोत्यावर दुसरे तसलेच मोती ठेवले तरी ते माळे टिकत नाहीत त्याप्रमाणे त्याचे चित्त भोगरूपी रोगामध्ये केव्हाही अनिवृत्त झाले नाही परंतु भोगाधी कल्पना सोडून ते अद्याप पूर्ण शांत झाले नव्हते तर पाळण्यात ठेवल्याप्रमाणे मधल्यामध्ये झोके खात होते प्रल्हादाच्या मनाची ती आंदोलन पावणारी स्थिती भगवान श्री विष्णूने क्षीरसागरातूनच आंतरज्ञानाने पाहिली आणि भक्तांना आल्हाद देणारे भगवान श्री विष्णू पाताळ मार्गाने प्रल्हादाच्या देवघरात त्याच्यापुढे येऊन उभे राहिले त्याबरोबर भक्त प्रल्हादाने मोठ्या आनंदाने आणि भक्तिभावाने भगवंताची पूजा केली नंतर त्याने आपल्या समोर प्रत्यक्ष उभे राहिलेल्या भगवंताची भक्तियुक्त प्रार्थना करायला आरंभ केला प्रल्हाद म्हणाला त्रिभुवनाला सुरक्षित ठेवणारा सुंदर कोश बाह्य आणि आंतर कलंक हरण करणारा स्वयंप्रकाश अनाथांचे रक्षण करणारा शरण जाण्यास योग्य सर्व शक्ती संपन्न रजो गुणामुळे अज सत्वगुणामुळे अच्युत आणि तमो गुणामुळे ईश्वर अशी त्रिगुणात्मक रूपे धारण करणारा जो तू श्रीहरी त्या तुला मी शरण आलोय नील कमलाप्रमाणे आणि नील मण्याप्रमाणे कांती असलेला शरद कालातील निर्मल आकाशाची उपमा देण्या योग्य असलेला भ्रमर अंधकार किंवा काजळ यांच्या प्रमाणे ज्याचा वर्ण आहे तसेच पद्म चक्र आणि गदा धारण करणारा जो तू त्या तुला मी शरण आलो ज्याचे अंग भ्रमर सुंदर आहे ज्याच्या हातात शुभ्र कमलाप्रमाणे शंख शोभत आहे श्रुती रूपी गुंजार करणारा जणो भ्रमरच असा ब्रह्मदेव ज्याच्या नाभिकमलासत आहे आणि स्वभक्तांचे हृदय कमल हेच याचा आधार आहे अशा निर्मलाला म्हणजे तुला मी शरण आलो आहे ज्याची नखे ह्याच तारखा आहेत स्मित हास्य हे जण पूर्ण चंद्रबिंब आहे हृदयावरील कौसुभ म्हण्याची प्रभा हीच आकाशगंगा आहे अशा शरत्कालीन आकाशाप्रमाणे भासणाऱ्या तुला हे श्रीहरी मी शरण आलो आहे ज्याच्यापासून सर्व सृष्टी उत्पन्न होते आणि ज्याच्या ठिकाणी आणि नाशिक नाहीत अशी गुणांनी युक्त असलेली अनंत कल्याणकारा आणि प्रलयकाळी शिशुरूपाने वटपत्रावर शयन करणारा जो तू त्या तुला मिश्रण आलोय ज्याचा उदरप्रांत नाभी कमलाच्या परागाप्रमाणे परागामुळे पितवर्ण दिसत आहे ज्याच्या वामांकावर लक्ष्मी विराजमान झाली आहे आणि ज्याने सायंकाळच्या अरुण प्रभेप्रमाणे दिसणारा अंगराग धारण केला आहे असा सुवर्णवर्णाचा पितांबर परिधान करणारा जोतू त्या तुला मी शरण आलो आहे दैत्यरूपी कमलिनीला छिन्न भिन्न करणारा जणू हिमकर्ण समूह देव रूपी कमलिनीला प्रफुल्लित करणारा सूर्य ब्रह्मदेवाच्या निवासस्थानभूत कमलिनीला आश्रय देणारा जलाशय आणि ज्याच्या हृदयामध्ये कमल विरा तू विभू त्या तुला मी शरणालोय त्रिभुवनुरूपी कमलिनीला प्रफुल्लित करणारा जण सूर्य आणि तिमिर सदृश्य मोह नष्ट करणारा जणू श्रेष्ठ दीप तसेच स्वयंप्रकाश अजड आणि साक्षात्कार मात्राने सर्व जीवांची दुःख हरण करणार जो तू त्या तुला श्री वशिष्ठ याप्रमाणे असलेली प्रार्थना ऐकल्यानंतर असुरमर्दन करणारा आणि लक्ष्मीने आलिंगून दिलेला हरी प्रल्हादाच्या स्तुतीने संतुष्ट झाला आणि मेघ ज्याप्रमाणे मयुराला आनंद देणारे भाषण करतो त्याप्रमाणे मेघश्याम विष्णू प्रल्हादाला उद्देशून बोलला इथि श्री वासिष्ठमा महारामायने उपशमास श्री विष्णू भगवान म्हणाले हे दैत्य कुल चुडा म्हणे प्रल्हादा ज्याच्या योगाने जन्म दुःखाची कायमची शांती होईल अशा तऱ्हेचा आणि तुला हवा आहे असा कोणताही वर्तू माझ्यापासून मागून घे कारण तुझ्या ठिकाणचे श्रेष्ठ गुण पाहून मी तुझ्यावर प्रसन्न झालोय प्रल्हाद म्हणाला भगवान आपण सर्व प्राण्यांच्या हृदयात वास करता आणि सर्व संकल्पाचे फल देणारे आपणच आहात यासाठी हे विभोग आपल्याला सर्वात श्रेष्ठ असे जे फल वाटत असेल त्याची मी आपल्यापाशी याचना करतोय तर श्री भगवान म्हणाले हे निष्पा तुझ्या सर्व संकल्पांची शांती होऊन निरतिशानंद परमश्रेष्ठ अशा फलाची प्राप्ती करून देणारा ब्रह्म विश्रांतीदायक विचार तुला सुचावा हाच माझा तुला आशीर्वाद आहे नंतर श्री वशिष्ठ सांगू लागले या प्रमाणे त्या दैत्यश्रेष्ठ प्रल्हादाला वर दिल्यानंतर समुद्रावरील प्रचंड लाट गर्जना करून समुद्रात क्लीन होते त्याप्रमाणे गंभीर करून भगवान श्री विष्णू अंतर्धान पावले नंतर प्रल्हादाने मूल्यवान रत्नाने युक्त असलेली शेवटची पुष्पांजली भगवंताना अर्पण केली आणि उत्तम आसनावर पद्मासन घालून त्याने स्तोत्र पाठ करायला आरंभ केला स्तोत्राठ चालला असताना तो, तो मनातल्या मनात विचार करू लागला तो म्हणाला तू विचार संपन्न हो असे मला त्या भवनाशक देवाने सांगितले आहे ना तर मग मी आता आत्मविचारणा करतो जो मी या भुवनामध्ये बोलतो चालतो उभा राहतो प्रयत्नाने विषय ग्रहण करतो असा मी आहे तरी कोण वृक्ष तृणा इत्यादी कागत तर मी खात्रीने नव्हे कारण माझ्याहून अत्यंत भिन्न असलेले हे जग मी कसं असू शकेन बरे देहच मी आहे असे म्हणावे तर तेही योग्य ठरत नाही कारण पूर्वी नसून मातेच्या उदरातून उत्पन्न झालेला ज्ञानाच्या अभावी बोलायला असमर्थ असलेला प्राणवायू कडून चलन दिला गेलेला आणि अल्पकालात नाश पावणारा सहा जड देह हो, मी असेन हे शक्य दिसत नाही आता ज्यांचे ग्रहण जड कर्णरंध्राच्या योगाने केले जाते आणि ज्याची मंद मंद्र तार इत्यादी प्रकाराने कल्पना केली जाते तसे जो शून्याकार आणि शून्योद्भव म्हणजे आकाशापासून उत्पन्न झालेला आहे असा क्षणभंगूर आणि अचेतन शब्द मी असेल ही गोष्टच संभोवत नाही त्वचेचा विषय जो स्पर्श तोही मी कारण तोही क्षणात नाश पावणारा त्वचेनेच ग्रहण केला जाणारा आणि अनित्य आहे तसेच जिव्हेचा विषय रस पण तोही मिनमे कारण तो चंचल आणि जड जिव्हेच्या अधीन असून त्याची मर्यादा सुद्धा जिभेच्या टोकापासून फार तर कंठा परत होत आहे नेत्रांताविषयी जे रूप तेही मिनमे कारण दृश्य डोळ्याआड दो, झाले म्हणजे रूप विषय संपला आणि डोळे नसले किंवा बिघडले म्हणजे दृश्य असून नसून सारखेच अर्थात रूप हा विषय दृश्य आणि त्याला पाहणारे पहन, डोळे यांच्या सर्वस्वी अधीन आहे तसेच उपभोगानंतर त्याचे स्वरूपही भोगत्याच्या दृष्टीने क्षीण होते कारण आंधळ्यासारख्या जड दुर्बळ कालमानाने स्वभाव पालटणाऱ्या म्हणजे अनिश्चित स्वरूपाच्या या इंद्रियाचा विषय मी कसा असू शकेन सार शब्दाधी विषय नष्ट झाल्यानंतरही मी असतोच तेव्हा मी इंद्रियांचे विषय खास नवे, तसेच मन बुद्धी चित्त अहंकार ही सर्व क्षणिक असल्यामुळे तीही मी नव्हे तेव्हा मी ममत्व रित मननाच्या पलीकडचा शांत इंद्रिय भ्रम शून्य आणि कलना रहित असे शुद्ध चैतन्य मी चेत्यान किंवा जड विषय वर्जित शुद्ध चिन्मात्र सर्वांचा प्रकाश सभा याभ्यंतरे व्यापी पूर्ण निर्मल आणि सन्मय आहे घट पटाधिकापासून सूर्यापर्यंत असलेले सर्व पदार्थ या चेतनामुळे प्रकाशित केले जात असल्यामुळे सर्व पदार्थ करून देणारा सर्वोत्कृष्ट सर्व व्यापी निर्विकल्प चैतन्य स्वरूपी आत्मा आहे या आत्म्याच्या अंतप्रकाशामुळेच अग्नी बसून ठेणग्या उडाव्या त्याप्रमाणे या विचित्र इंद्रिय वृत्ती स्फरण पावतात ज्याप्रमाणे सूर्यकिरणांच्या अस्तित्वामुळे मृग जळाच्या लाटा उदित होतात त्याप्रमाणे या सर्व व्यापी आत्म्याच्या सत्तेने सर्वात या आत्म्याच्या योगानेच सृष्टीतील सर्व पदार्थांचे वस्तुत्व प्रदीप दिले जाते ज्याप्रमाणे जा वस्त्रावरील पांढरा तांबडा किंवा रंग दिवादाक होतो त्याप्रमाणे सर्व पदार्थांचे स्फुरण करणारा हा आत्मा असो ज्याप्रमाणे आरसा हा सर्व प्रतिबिंबांचे आधारस्थान असतो त्याप्रमाणे आत्मा हा सर्व सचेतन प्राण्यांच्या अनुभवांना आधारभूत आहे अशा प्रकारे जगातील सर्व वस्तूंना सत्ता आणि स्फुरण देणार हा आहे सत्ता आणि स्फूर्ती या प्रमाणेच जगातील सर्व पदार्थांचे स्वभाव ऐचित्र ही आत्म्यामुळेच उत्पन्न झाले त्या निर्विकल्प चैतन्य दीपाच्या प्रसादानेच सूर्य उष्ण झाला आहे चंद्र शीतल झाला आहे पर्वत कठीण झाले पाणी पातळ झाले श्रुतीत सांगितल्याप्रमाणे आकाशापासून वायू वगैरे त्याचप्रमाणे आत्म्याच्या सत्तेमुळे जगामध्ये सतत अनुभवास येणाऱ्या सर्व पदार्थांना येते पदार्था त्व... पदार्था वस्तुत आत्महा निराकार असून कोणचेही कारण नसताना मायेमुळे माये सर्व कारणांचे कारण होतो आणि बर्फापासून गारवा उत्पन्न होतो म्हणावे त्याप्रमाणे जगस्थितीच्या कारणांचा हा चिदात्मा जनक आहे परंतु याचा जनक मात्र कोणी नाही चित चैत्य द्रव दृश्य इत्यादी नावाने रहित असलेल्या माझ्या ठिकाणी नित्य स्वयंप्रकार जो आत्मा त्याला माझा नमस्कार असतो याच निर्विकल्प जीवात ठिकाणी जगातील सर्व पदार्थांचे त्या कारणामध्ये कार्यरूपे असंख्य पदार्थ असतात आणि त्यातील अमुख एक पदार्थ उत्तरक्षणी प्रकट व्हावा असा या आत्म्याने किंवा ईश्वराने संकल्प करतास तो पदार्थ तत्क्षणी प्रकट होतो पण तसे चित देते, तो पदार्थ व्यक्त दशी राहतो आणि ज्याला सत्ता आणि स्फूर्ती देत नाही तो पदार्थ नष्ट होतो हे घटपटाधी शेकडो पदार्थ या विस्तीर्ण चिदाकाशी रूपे ह प्रतिबिंबित झालेले आहेत मोठ्या पदार्थात हे चैतन्य मोठे आणि लहान पदार्थात ते सूक्ष्म असल्याप्रमाणे सारांश ज्याप्रमाणे प्रतिबिंबाच्या क्षयवृद्धीचा आरोप सूर्यबिंबावर केला जातो त्याप्रमाणे जा जगातील पदार्थांच्या क्षय आरोप चिदात्माच्या ठाई केला जातो असं हे आत्मत अन्य जना अदृश्य असते परंतु ज्याचेित्त क्षीण झाले आहे अशा ज्ञाना आकाशाहून निर्मल असलेले आत्म्याचे स्वरूप आहे या जगातील ज्याप्रमाणे एखाद्या पर्वतावर अनेकविध वृक्ष वाढतात त्याप्रमाणे ह्या आत्म्यापासूनच ही चंचल संसार रचना होते कारण ब्रह्मदेवापासून तो गवताच्या काळीपर्यंत सर्वच प्रकाशक चिदात्मा आहे अशा तऱ्हेचा तो चिदात्मा एक सर्वांच्या आत्म्याचीच असली तरी तो स्वतः एक आणि अनुभव रूप आहे तो आपल्या अनुभव रूपाने द्रष्टा दृश्य दर्शन इत्यादी त्रिपुटी निर्माण करतो हा पहा मी सहस्रच्या सुंदर देहाने आकाशात विहार करत आहे सर्व सौभाग्याच्या पराकाशाने युक्त असलेले हे माझे निरवर्ण शंख चक्र गदाधारी शरीर या जगात वावरत आहे निर्विकल्प समाधीमध्ये निरतिशय नंदक भोगणारा या जगातील पद्मासनस्थ ब्रम्हदेव मीच आहे तसेच गौरीच्या मुख कमलावरील जण भ्रमरच असा त्रिनेत्र शंकरही मीच असून कासव आपल्या पायांचे आखडून लांबी कमी करते त्याप्रमाणे मी प्रलयकाळी सर्व जगाचे आकर्षण करून त्याचा संहार करतो ज्याप्रमाणे एखादा तापसी आपल्या मठीचे रक्षण करतो त्याप्रमाणे इंद्र रूपाने मी मनवंतर क्रमाने सर्व त्रैलोक्याचे रक्षण करतो स्त्री पुरुष कुमार जरठ इत्यादी सर्व मीज आहे कारण माझी शरीरे आनंद आहेत तृणा लता गुल्म इत्यादी कचा जीवन रस मीच असून ज्याप्रमाणे एखादा कूप आतील लतेचे पोषण करून तिला बाहेर आणतो त्याप्रमाणे मीच त्यांना चित भूमीतून वर आणतो एखादी चाणाक्ष मूल मातीची खेळणी करून त्याच्याबरोबर खेळत असते त्याप्रमाणे मी आपल्या चित विनोदा विनोदार्थ विनोदनार्थ हे जगताचे अवलंबन उत्पन्न केले आहे कारण भावाने मी सर्व कार्याना व्यापून राहिलोय आणि शेवटी सर्व कार्य माझ्या कशाला, कशाला व्यक्तिरिक्त या कारण माझ्या व्यतिरिक्त या जगात कशालाच सत्ता नाही पुष्पातील सुगंध मीच पुष्प मात्रातील शोभा मीच रूप रूपातील या जगात जे जे गुण विशिष्ट उत्कृष्ट रमणीय आणि दर्शनार आहे ते, ते ते सर्व संकल्प शून्य चित्तत्व मीच आहे ज्याप्रमाणे रसमयी आद्यशक्ती कूप तडा नदी समुद्र इत्यादी का मध्ये जल विस्तार पावते आणि पुढे तीच रस शक्ती वृक्षामध्ये शाखा पल्लव वगैरे रूपाने आणि भिंतीमध्ये तृण यवनपूर वगैरे रूपाने पसरते त्याप्रमाणे मी सुद्धा सर्व वस्तू मध्ये पसरतोय मी आपल्या इच्छेनेच सर्व कार्यामध्ये प्रवेश करून जीव वैचित्र्य निर्माण करतो ज्याप्रमाणे दुधामध्ये तूप आणि जलामध्ये स्मरण शक्ती असते त्याप्रमाणे मी सर्व भावातील चितशक्ती असं होऊन राहिलो आहे जसे तृणकाष्ठादी वस्तुज्यात पृथ्वीवर राहते तसे हे जगत त्रिकाळी चैतन्यामध्ये दद्रुपत्वाने स्थित असते मी सर्व दिशांमध्ये व्यापून राहिलेला संकुचितपणाचा सर्व भ्रम टाकून दिलेला सर्वांतर आणि सर्व असून व्यष्टी समष्टी भावाने मी सर्वत्र आहे सर्व, सर्व राजांचा मुकुटमणी आणि सर्वांवर सत्ता चालवणारा मीच आहे बद्ध केले न समुद्रामध्ये मावत नाहीसा होता त्याप्रमाणे माझे व्यापक स्वरूप माझ्या अंतरात्म्यामध्ये आता मावेन असे झाले क्षीरसमुद्रामध्ये संचार करणाऱ्या सर्पाला जसा त्याचा अंतर लागत नाही तसा त्या निरतिशयानंदाचा मला अंत लागत नाही ज्याप्रमाणे एखाद्या लहानशा बेरफळात शरीर मावत नाही त्याप्रमाणे या चिमुंडे ब्रम्हांड मावत नाही सत्य लोकाच्याही पलीकडे माझे स्वरूप विस्तारले गेले असल्यामुळे ते संकुचित होऊ शकत नाही हा देह म्हणजे मी पाता हेच माझे भुवन इत्यादी संकुचित वाहनांनी आजपर्यंत उराशी बाळगून बसलो होतो हे केवढे असा मी हा, हा तू इत्यादी सर्व निवळ भ्रम आहे देह कोण आणि अदेह कोण तसे मृत कोण आणि जिवंत कोण सर्व ते आजही कि ज्यानानंद साम्राज्याचा त्याग करून संसाराला कवटाळे <coughs> आणि त्यातच धन्यता मानली ते खरोखर दुर्दैवी म्हटले पाहिजे कारण ही ब्रह्मरूपी स्वानंदाची महादृष्टी कोणीकडे आणि दुष्ट आशारूपी सर्पाच्या योगाने भयंकर बनलेली राज्यलक्ष्मी कोणीकडे अनंत आनंदाचा आस्वाद देणारी आणि उत्कृष्ट शांतीने युक्त असलेली ही शुद्ध चिन्मयी दृष्टी सर्व दृष्टीमध्ये श्रेष्ठ आहे सारांश सर्व भावांच्या अंतर्य वास करणारा निर्विषय आणि प्रत्येक चेतन रूप असा जो मी त्या मला नमस्कार असो माझी संसार संबंधाची उर्मी आता फार जेडली असून मी आता अज झालो मला सर्व प्राप्तव्य प्राप्त झाले आणि माझ्या जन्माचे साफल्य झाले हे उत्तम बोधरूपी शाश्वत साम्राज्य टाकून माझे मन या अनर्थकारक राज्यवैभवामध्ये आता रनमान होत नाही लाकूड उदक दगड वगैरे जड द्रव्यांचा आश्रय करून आपला बचाव करून घेणाऱ्या आणि पुनश्च मी राजा म्हणून प्रौढी मिळवणाऱ्या दानवमा दानवा धमाची योग्यता एखाद्या क्षुद्र किड्या एवढीच अशा त्या अनात्म ज्ञानाचा धिक्कार असो फार कशाला माझ्या तातांचीच गोष्ट पाहणार अज्ञानात राहून केवळ अन्न आपल्या अविद्यामय शरीराची जोपासना करत राहून त्याने अखेरीस मिळवले काय हिरण्य कशुर म्हणजे माझेच तात त्यांना या जगदराज्यांचे वैभव अनेक वर्षे उपभोगायला मिळाले होते पण तेवढ्या अवधीत्याने पुरुषार्थ प्राप्तीचे कोणते साधन केले खरोखर या सा, स्वानंद साम्राज्याचा उपभोग न घेता शेकडो जगदराज्य उपभोगली तरी ते व्यर्थत आहे ज्याने हे परमामृत प्राप्त करून घेतले त्याला जगातील दुसरे काही प्राप्त झाले नाही तरी त्याला सर्व प्रकारचे साम्राज्य सुख निरंतर लाभले असेच म्हणायला होते प्रत्यवयाने अशा या अखंडित आणि पूर्ण पदाचा अभेर करून मूर्ख मनुष्यच क्षुद्र वस्तूंच्या नादी लागतो फंडित लागत नाही कारण स्पष्टच आहे की फलभाराने वाकलेल्या द्राक्षादी वेली सोडून काटे खाणारा उंटा वाचून दुसरा कोण प्राणी सापड़े। या श्रेष्ठ दृष्टीचा त्याग करून क्षुद्र राज्यामध्ये कोणता शहाणा माणूस रमान होईल उसांचा रस टाकून कडुनिंबाचे रसपान कोण करील माझे पूर्वज निःसंशय मूर्ख होते असे मी स्पष्टच म्हणतो कारण या परमोच्च दृष्टीचा त्याग करून ते राजरूपी संकटात दंग झाले होते प्रफुल्लित वेलीने सुशोभित झालेल्या नंदन मनातील भूमी कोणीकडे आणि उन्हाने द्रग्ध झालेली रखरखित वाळवंटे कोणीकडे तसेच ही शांत बोधवृत दृष्टिकोणीकडे आणि ती उद्वेगजनक भोग साधन देहात्मक दृष्टिकोनीकडे राज्य प्राप्ती सुद्धा ज्या सुखाकरता हवीशी वाटते ते नित्य सुख मिळणे शक्य नाही कारण सर्व खऱ्या सुखाचे आगर चिदात्माच आहे मग त्या सुखाचा स्वीकार का करू नये त्यात सर्व व्यापी एक रूप आणि निर्विकार तेजाची प्रकाशन शक्ती चंद्राची अमृत शक्ती हिरण्यगर्भाची मान्यता इंद्राचे त्रैलोकाधिपतित्व शंकराची पूर्णता विष्णूचे जयलक्ष्मी मनाचे शीघ्र गतीव वायूची बलवत्ता अग्नीची दाहकता पर्वताची स्थिरता समुद्राचे गांभीर्याची म्हणजे ब्रह्म साक्षात सौम्य शांती मदिरीची चंचलता वसंताची पुष्पमयता वर्षा ऋतूतील मेघांची गर्जना यक्षांची माया आकाशाची निष्कलंगता तुषाराची शीतलता आणि उन्हाळ्यातील आहेत वास्तविक निर्विकार एक चित भूत भविष्य आणि वर्तमान या तिन्ही काळी नानाविध आकार विकार धारण करणाऱ्या शक्ती उत्पन्न करायला उद्युक्त होते चित ही वस्तुत विकल्प रहित असून ती शेकडो पदार्थामध्ये केव्हाही सारखीच पडते ज्याप्रमा सूरया सर्व दिशा पदार्था सर्व काली सारखी पड़ते आने दिशा काल इत्यादि विषमता समेत शुद्ध चित्त हि संसारृश्य सर्व, सर्व अवस्था प्रकाशित करते शुद्धचित्त तीज कि जी मध्य कालकृत भेद नजत पर शेकड़ो भेद तिचा दिता ती वस्तुत परिपूर्ण असून तिच्यामध्ये देशकृत भेदांना मोठी अवकाश नाही परंतु तिच्यामध्ये वृत्तीभेद यांची साक्षी आहे आणि तिने सर्व पाहिलेले आहे परंतु तिच्या ठिकाणी समत असल्यामुळे ती स्वतः परिपूर्ण आहे एकाच वेळी एक गोड आणि एक कडू असे दोन पदार्थ तोंडात घातले असताना त्यातील भेद आपल्या अनुभवाला येतो त्याप्रमाणे सिद्ध होते त्याचप्रमाणे घटपटाधी भिन्न भिन्न पदार्थ आपणा पुढे ठेवले तरी त्या, मा, त्या, त्या सर्वांचे आपल्याला एकदम ज्ञान होते कारण चितच्या ठिकाणी सूक्ष्म अशी भेदकल्पना असते परंतु पदार्थामधील या भेदकल्पनेचा मनाने त्याग केला असताना सर्व पदार्थांमधील अभेदत्व अनुभवास आल्याशिवाय त्याग कसा करावा या संबंधीचा उपाय सांगतो तो ऐक प्रथम श्रुती गुरुपदेश आणि विचार यांच्या योगाने दृश्य समुदायाचा अभाव आहे अशी चित्तात दृढ भावना करावी म्हणजे चित्त शोक मोहारी दुखरूप परिणाम तत्काळ टाकून देते परंतु इतके झाले तरी पूर्व पूर्वसंस्काराच्या प्राबल्यामुळे वासनांचा उद्भव होण्याचा संभव असतो यासाठी सर्व दृश्य भावाचा आश्रय करून अद्वैतानंद स्वभाव आत्म्याला सर्वत्र पहावे वासना समूळ नष्ट होतात अशा प्रकारे वासनारूपी बीजाचा अभाव झाला म्हणजे भेदकल्पनेला अवसरच राहत नाही आणि वर्तमान विषयांची मिथ्यात्व भावनेमुळे उपेक्षा केली की समताच अवशिष्ट राहते चित ही वाणीला अगोचर असल्यामुळे निरंतर जणू असे जाऊन पोहचते परंतु आत्मा सर्व ती सर्वांच्या व्यापकत्वामुळे तिला ब्रह्म म्हणतात परमार्थ दृष्ट्या चितच्या संबंधाने वाणीची प्रवृत्ती होत असल्यामुळे ती नाहीच असे म्हणावी लागते सारांश सर्व दृश्यांचा उपशम झाला म्हणजे ती जी परासमता अवशिष्ट राहते तिलाच मोक्ष हे नाव दिले जाते ही चितदृष्टी संकल्पाने सारा आलेल्या मनुष्याप्रमाणे तिला हे जग परमार्थ दृष्ट्या दिसेनासे होते इष्टानिष्ट इस्टा संकल्प रूपी मलाने आच्छादित केली गेलेली चित जाळ्यात अडकलेल्या पक्षिणीप्रमाणे यथेष्ट संचार करायला असमर्थ होते हे सर्व लोक जे आंधळ्या पक्षाप्रमाणे मोह जाळ्यामध्ये गुरफटले गेले तो चित्र कुपात पडलेल्या माझ्या पूर्वजांना ही अपरिच्छिन्न आत्मपदवी दिसलीच नाही यामुळेच ते दुर्दैवी प्राणी या दुर्दै पृथ्वीवर काही दिवस राहून एखाद्या खळग्यातील मशकाप्रमाणे फुकट मरून गेले भोग दुःखा प्रत्यर्थ माझ्या पूर्वजांना जर हे आत्मत्र कळले असते तर ते दुर्बुद्धी धरून जन्म मरणाच्या अंधकूपात खचित पडले नसते सारांश राग द्वेषापासून उत्पन्न होणारा द्वंद्व मोहाच्या योगाने ते हे प्राणी पृथ्वीच्या पोटातील खळग्यात राहणाऱ्या कीटकांच्या किमतीचे ठरले ज्याच्या ठिकाण ते इच्छा आणि अनिच्छा रूपी कल्पना मृग सत्यज्ञान रूपी मेघामुळे शांत झाले त्या मनुष्याच्या जीवनात साफल्य झाले असे म्हणायला काही हरकत नाही कल्पना होते याचे कारण कलंक कोठून असणार आणि त्याच्या चंद्रिकेचे किरण यत्किंचित तरी उष्ण कसे राहणार अशा या अविच्छिन्न तच्छिदात्म्याला नमन असो हे आत्मदेवा त्रैलक्याला ज्ञान प्रकाश देणारा सूर्य तूच असता तुझी ओळख होण्याला इतके दिवस लागावेत हे केवढे आश्चर्य परंतु एवढ्या उशिरा का होईना पण तू मला ज्ञात झालायस माझ्या हाती आला आहेस परमार्थ रूपाने अभिव्यक्त झालायस आणि मी तुला विकल्प वर काढले आहे असा जो तू तु। त्या तुला माझा नमस्कार असो मद्रूप असा जो तू अनंत शिव आणि देवाधि दे परमात्मा त्या तुला माझा नमस्कार असो सारे आकाशातील पूर्ण चंद्रबिंबाप्रमाणे शोभणारे आणि संकल्प रूपी आवरणित असलेले असे जे माझे स्वयंप्रकाशने स्वयंसिद्ध स्वहृदयवासी आणि स्वतःच उदित झालेले स्वश आत्मस्वरूप त्याला मी अनन्य भावाने शरण जात आहे इतिश्री वासिष्ठ महारामाने उपशम प्रकरणे सर्व चौतीस